पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण पंधरावे ग्रामीण प्रदर्शने खेडेगावे नुसती जगावी इतकेच नाही तर त्यांनी बलवान व्हावे आणि भरभराटेस लिहावे ही जर आपली मनिषा आणि श्रद्धा असेल तर ग्रामीण दृष्टीकोनाचा स्वीकार करणे म्हणजेच बरोबर दृष्टिकोन स्वीकारणे होय हे जर खरे असेल तर ग्रामीण प्रदर्शनांमध्ये शहरातील प्रदर्शनात दिसून येणाऱ्या भपक्याला आणि बडे जावाला मुळीच जागा नाही शहरांमध्ये जे नीर निरनिराळे खेळ व करमणुकीचे प्रकार असतात त्यांची या प्रदर्शनात मुळीच आवश्यकता नाही त्याला एखाद्या तमाशाचे किंवा उत्पन्नाचे साधन असे स्वरूप येता कामा नये त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या जाहिरातबाजीचे साधनही ते होता कामा नये प्रदर्शनात विक्रीला मज्जाव असला पाहिजे खादी व ग्रामोद्योग निर्मित पदार्थाची देखील तेथे विक्री होऊ नये प्रदर्शन हे एक शिक्षणाचे माध्यम असले पाहिजे ते आकर्षक जरूर असले पाहिजे आणि त्याची मांडणी अशी पाहिजे की आपणही अनेकदा एखादा हुंडळ शिकावा अशी स्फूर्ती ग्रामस्थांना प्रदर्शन पाहून झाली पाहिजे सध्याच्या ग्रामीण जीवनातील ठळक दोष व उनिवा त्यात दाखविल्या गेल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ग्रामोद्वाराची मोहीम सुरु झाल्यापासून गावातील कोणते कोणते दोष न्हायसे झाले आहेत ते दाखविणारे प्रगतीपत्रकही प्रदर्शनात असाव ग्रामीण जीवन सौंदर्य संपन्न कसे करता येईल याबद्दलची काही शिकवणही ग्रामीण प्रदर्शनात मिळाली पाहिजे वरील शर्तींशी सुसंगत असे प्रदर्शन भरावायचे असल्यास ते कसे रचावे हे आता पाहूया एक दोन खेड्यांचे नमुने असावेत त्यातील एक सध्या असलेल्या नमुन्याचे आणि दुसरे सुधारलेल्या नमुन्याचे सुधारलेले खेडे जिकडे तिकडे स्वच्छ असेल त्यामधील घरे रस्ते आजूबाजूची जागा व शेते अगदी लख्ख असतील पशुधने सुधारलेले दाखवले पाहिजे पुस्तके चित्रे नकाशे वगैरेच्या उपयोगाने कोणत्या व्यवसायांनी व कशी अधिक प्रगती झाली हे दाखविले पाहिजे दोन विविध ग्रामीण व्यवसाय कसे चालवावे त्यासाठी लागणारी हत्यारे वगैरे कुठून आणावी व कशी करावी हे प्रदर्शनात दाखविले पाहिजे प्रत्येक व्यवसायाच्या कामाचे प्रात्यक्षिक दाखवावे हे सर्व असून शिवाय पुढील गोष्टी आणखी असाव्या अ नमुनेदार ग्रामीण आहार आ ग्रामीण व्यवसाय व यांत्रिक व्यवसाय यांची तुलना ई दुप्ती व इतर जनावरे कशी पाळावी व वा वाढवावी याचे धडे ई कला विभाग ऊ नमुनेदार ग्रामीण पायखाना ऊ शेतावरील कचऱ्यापासून बनविलेले खत आणि रासायनिक खत यामधील फरक ए मृत प्राण्यांची हाडे कातडी वगैरे यांचा उपयोग ए ग्रामीण संगीत ग्रामीण वाद्य व नाटके ओ ग्रामीण खेळ आखाडे व व्यायामाचे प्रकार औ नवी तालीम अम ग्रामीण औषधे आहा ग्रामीण प्रसूतिगृह प्रारंभीस निर्देशित केलेल्या धोरणाला अनुसरून ही यादी आणखी वाढविता येईल मी फक्त उदाहरणादाखल सुचविले आहे मी सगळे काही सांगून संपविले आहे असे नव्हे चरखा व इतर ग्रामोद्योग यांचा उल्लेख मी केला नाही कारण त्यांची जागाही अद्यारतच आहे त्यांच्याशिवाय हे प्रदर्शन अगदीच कुसकामे ठरेल ग्रामोद्योग पत्रिका जुलै एकोणीसशे शेहेचाळीस